स्कंद आठवा अध्याय सतरावा ध्रुव मंडलाच्या भ्रमणाचे वर्णन नारायण मुनी म्हणाले हे नारदा आता यापुढील सर्व ग्रहांची भ्रमणे मी तुला सांगणार आहे आता तुला सर्वोत्तम मंडलाचे वर्णन सांगतो सप्तर्षीच्या मंडलाच्या पुढे तेरा लक्ष योजने अंतरावर त्या भगवान विष्णूचे सर्वोत्तम स्थान आहे सर्व लोकांना अत्यंत पूज्य तो उत्कृष्ट बाल भगवतभक्त श्रीमान असा ध्रुव वास्तव्य करतो तो गुप्तानपाद राजाचा पुत्र आहे तो ध्रुव इंद्र अग्नि कश्यप आणि एका आहे दक्षिणेकडील सर्व ग्रह आणि इतर प्रेक्षक त्याचा बहुमान करतात हा ध्रुव एक तर कल्पभर जिवंत राहणाऱ्यांनाही जीवन, जीवन देत असतो तो भगवंताच्या पदाची नित्य उपासना करत काल करीत असतो त्याचा वेग भ्रमणाच्या दृष्टीने अस्पष्ट आहे तसेच तो असंख्य कालपर्यंत भ्रमण करतो त्याची कालगणना करणे कठीण आहे अशा कालगणनेपलीकडे असलेल्या नक्षत्रांप्रमाणे सर्व ज्योतिर्गणांच्या आधारे त्याला ईश्वराने आधारस्तंभाप्रमाणे जणू काय स्थिरच करून ठेवले आहे त्या बालध्रुवाची प्रत्यक्ष देवही पूजा करतात तो स्वतःच्या प्रकाशाने युक्त असून इतरांनाही आपला प्रकाश देत कारण तो, तो स्वयंप्रकाशी आहे मेढीला बांधलेले बैल जसे सदा सर्व काल घाणाच ओढीत असतात तसे हा ध्रुव सर्व नक्षत्रे आणि ग्रह यांच्या समुदायाने क्रमांक फिरत असतो अंतर्बाह्य विभाग करून कालचक्रात जे ग्रह योजले आहेत ते सर्वजण या ध्रुवाचा मेढीप्रमाणे उपयोग करतात आणि कालचक्रात भ्रमण करीत राहतात त्या इतर ग्रहांना वायू प्रेरणा करतो आकाशात ज्याप्रमाणे शीन, खग इत्यादी पक्षी भ्रमण करीत असतात त्याप्रमाणे ते कल्पाच्या अंतापर्यंत तसेच फिरत असतात कर्महास त्यांचे सारथ्य करीत असतो ते ग्रह सर्व बाजूंनी वायूच्या अधीन होऊन राहिलेले असतात अशा प्रकारे त्या ध्रुवामुळे सर्व ज्योतिर्गणांना आधार मिळाला आहे कारण प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने त्याच्यावर अनुग्रह केल्यामुळे ते भूमीवर पडत आहेत शिशुमार चक्राप्रमाणे असलेले हे ज्योतिष चक्र खद्योगासह भगवानाच्या योगधारणेमध्ये स्थिर झाले आहे असे काही जण सांगतात हे मुनिश्वरा ज्याचे मस्तक पूर्वेकडे आहे आणि ज्याचा आकार पूर्णाक्माणे आहे अशा चक्राच्या पुच्छाच्या टोकावर हा उत्तनपाल राजाचा पुत्र ध्रुव आहे अशी कल्पना केली आहे त्याच्या शेपटावर पूर्वीच सांगितल्याप्रमाणे आणि देवांना पूज्य असलेले अकलमश प्रजापती इंद्र अग्नि आणि धर्म हे राहत असतात धाता विधाता हे पुरशी असतात ते दक्षिणावर कुंडला कृती होतात या दक्षाच्या बाजूला उत्तरायनासंबंधी अभिजित पासून पुनर्वसू पर्यंत सर्व नक्षत्रे आणि दक्षिण बाजूला दक्षिणायाणासंबंधी पुशा पासून उत्तराषाढा नक्षत्रापर्यंत इतर नक्षत्रे योजली आहे, हे ध्यानात ठेव हे ब्रह्मपुत्र नारदा या प्रमाणे कुंडला प्रदेशाच्या अवयवांत अजवि उदरात आकाशगंगा आहेत पुनर्वसू आणि पुष्य या उजव्या डाव्या श्रोणीच आहेत मागील बाजू उजव्या आणि डाव्या बाजूवरील पायावर आर्द्रा आणि आश्लेषा तसेच उजव्या आणि डाव्या नागपुड्यांवर अभिजीत आणि उत्तराषाढा अशा क्रमाने असतात हे देवर्षे जाणकारांनी अशी कल्पना केली आहे की श्रवण आणि पूर्वाषाढा ही दोन्ही नक्षत्रे उजव्या आणि डाव्या नेत्रांचे ठिकाणी आहेत असे म्हणतात तसेच उजव्या आणि डाव्या करणाचे ठिकाणी धनिष्ठा आणि मूल या नक्षत्रांची गणना केली आहे हे नारदा दक्षिणायनामध्ये मघा इत्यादी उरलेली नक्षत्रे आहेत त्यांची उजव्या आणि डाव्या अस्थिंचे ठिकाणी उत्तरायणात जी नक्षत्रे आहेत त्यांची उलट बाजूने उजव्या आणि डाव्या अस्थिंचे ठिकाणी के योजना केली आहे शतधारका आणि ज्येष्ठ यांची योजना उजव्या आणि डाव्या खांद्याचे ठिकाणी करावी तसेच वरच्या हनवटी भागावर अगस्थी खालच्या हनवटीवर यम मुखाचे भागावर मंगळ उपस्ताचे भागी शनी अशी क्रमवार योजना करावी असे पूर्वी सांगून ठेवले आहे या सर्व योजनेप्रमाणे पाठीवर बृहस्पती आहे अशी कल्पना करावी ग्रहांचा अधिपती सूर्य हा वक्षस्थळावर योजावा हृदयस्थलावर नारायण मनाचे स्थानी चंद्र याप्रमाणे ह्यांची वस्तीस्थानी आहेत दोन अश्विनी नक्षत्रे दोन्ही स्तनांवर असून शुक्र नाभीचे ठिकाणी आहे प्राण आणि अपान यांचे ठिकाणी केतू आहेत अशी कल्पना करावी तसेच सर्व शरीरावर सर्व आहे, अशी कल्पना, केली आहे हे सर्व शरीर देवमय असून भगवान विष्णूचे निधन आहे संध्याकाळच्या वेळी ज्ञानेंद्रियांचे नियमन करावे आणि मौन धारण करावे मुनीचे ध्यान करून मंत्रोच्चाराने त्यांचेच निरीक्षण करीत बुद्धिमान पुरुषांनी उठावे असे नित्य आचरण करावे ज्योतिर्लोक काल चिरंजीवी प्राण्यांचे स्वामी आणि महापुरुष अशा त्या ईश्वराला नमस्कार असो आम्ही त्याचेच ध्यान करीत असतो असा तो नित्य पठनाचा मंत्र आहे ग्रह नक्षत्र आणि तारामय अंतरिक्ष आधी दैविक आणि मंत्र वेत्यांच्या पापाचा प्रत्यक्ष नाश करणारे असे स्वरूप त्या स्वरूपाला जो तिन्ही काल नमस्कार करतो आणि त्याचप्रमाणे त्याचे सर्व वेळ स्मरण करतो त्याचे तो सर्व साक्षी प्रभू तिन्ही कालातील पाप नाहीसे करून टाकतो अध्याय सतरावा समाप्त